अध्याय चोवीसावा विदर्भाच्या वंशाचे वर्णन श्री शूक म्हणतात राजा विदर्भाला भोजा नावाच्या पत्नी पासून कुश क्रथ आणि रोमपाद असे तीन पुत्र झाले विदर्भ वंशात रोमपाद हा कुलदीपक होता रोमपादाचा पुत्र बभ्रू बभ्रूचा कृती कृतीचा उशिक आणि उशिकाचा चे राजन या चे वंशातच शिशुपाल इत्यादी झाले क्रथाचा पुत्र झाला कुंती कुंतीचा धृष्टी धृष्टीचा निर्वृत्ती निर्वृत्तीचा दशार्ह आणि दशारहाचा व्योम व्योमाचा जीमु जीमुताचा विकृती विकृतीचा भीमरथ भीमरथाचा नवरथ आणि नवर दशरथ दशरथापासून शकुनी शकुनीपासून करंभी करंभी पासुन देवरात देवरातापासून देवक्षत्र देवक्षत्रापासून मधु मधुपासून कुरुवश आणि कुरुवशापासून अनु अनुपासून पुरुहोत्र पुरुहोत्रापासून आयु आणि आयुपासून सात्वताचा सा जन्म झाला परीक्षिता सात्वताला भजमान भजी दिव्य वृष्णी देवावृद अंधक आणि महाभोज असे सात पुत्र झाले भजमानाच्या दोन पत्न्या होत्या एकीपासून निमलोची किंकीण आणि धृष्टी असे तीन पुत्र झाले दुसऱ्या पत्नीपासून शताजीत सहस्त्राजीत आणि अयुताजीत असे तीन पुत्र झाले देवावृदाच्या पुत्राचे नाव होते बबरू देवाबृद आणि बब्रू यांच्यासंबंधी असे म्हटले जाते की आम्ही लांबून जसे ऐकले होते तसे आता जवळून पाहत आहोत बब्रू मनुष्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि देवाबृद देवांच्या समान आहे कारण बब्रू आणि देवाबृधाकडून उपदेश घेऊन चौदा माणसांनी परमपद प्राप्त करून घेतले आहे सातवताच्या पुत्रांमध्ये महाभोज सुद्धा मोठा धर्मात्मा होता त्याच्याच वंशात भोजवंशी यादव झाले परीक्षिता वृष्णीचे सुमित्र आणि युधाजीत असे दोन पुत्र झाले युधाजिताचे शिनी आणि अनमित्र असे दोन पुत्र होते अनमित्रापासून निम्न जन्मला निम्नाचे सत्राजीत आणि प्रसेन नावाचे पुत्र होते अनमित्राचा शिनी नावाचा पुत्र होता शिनीपासून सत्यकाचा जन्म झाला या सत्यकाचा युय़ान नावाचा पुत्र होता तो सात्यकी नावाने प्रसिद्ध झाला सात्यकीचा जय जयाचा कुणी आणि कुणीचा पुत्र युगंधर झाला अनुमित्राच्या तिसऱ्या पुत्राचे नाव वृष्णी होते वृष्णीचे शिवफलक आणि चित्ररथ हे दोन पुत्र होते श्वफलकाच्या पत्नीच नाव गांधीनी होते तिला सर्वात ज्येष्ठ अक्रूराव्यतिरिक्त आसंग सारमेय मृदूर मृदुविद गिरी धर्मवृद्ध सुकर्मा क्षेत्रोपेक्ष अरिमर्दन शत्रुघ्न गंधमाधन आणि प्रतिबाहू हो, असे बारा पुत्र झाले त्यांना देववान आणि उपदेव असे दोन पुत्र होते श्वलकाचा भाऊ चित्ररथ याला पृथू विदुरथ इत्यादी पुष्कळ पुत्र झाले ते वृष्णिवंशीय होते सातवताचा पुत्र अंधक याचे कुकर भजमान शुची आणि कंबलबरही असे चार पुत्र होते त्यामध्ये कुकरचा पुत्र वन्नी वन्नीचा विलोमा विलोचा कपोत रोमा आणि कपोत रोमा अनुचा मित्र तुम्ही अनुचा पुत्र अंधक अंधकाचा अरिद्योत अरिद्योताचा पुनर्वसू आणि पुनर्वसूचा आहूक नावाचा एक पुत्र आणि आहुकी नावाची एक कन्या होती आहुकाचे देवक आणि उग्रसेन असे दोन पुत्र होते देवकाला देववान उपदेव सुदेव देववर्धन असे चार पुत्र झाले यांच्या धृतदेवा शांतीदेवा उपदेवा श्रीदेवा देवरक्षिता, रक्षिता सहदेवा आणि देवकी अशा सात बहिणी होत्या वसुदेवानी या सर्वांशी विवाह केला होता उग्रसेनाचे कंस सुनामा न्यग्रोध कंक शंकू सुहू राष्ट्रपाल सृष्टी आणि तुष्टीमाल असे नऊ पुत्र होते आणि कंसा कंसावती कंका शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा पाच कन्या होत्या त्यांचा विवाह देवभाग इत्यादी वसुदेवांच्या लहान भावांशी झाला होता विदुरथापासून शूर शुरापासून भजमान भजमानापासून शिनी शिनीपासून स्वयंभोज आणि स्वयंभोजापासून हृधिक झाले हृधिकाला देवबाहू शतधन्वा आणि कृतवर्मा असे तीन पुत्र झाले देवमेढाचा पुत्र शूर याच्या पत्नीचे नाव मारिशा होते शुराला तिच्यापासून वसुदेव देवभाग देवश्रवा आनक श्रंजय शामक कंक शमीक वत्सक आणि वृक असे दहा पुण्यवान पुत्र झाले वसुदेवांच्या जन्माच्या वेळी देवतांचे नगारे आणि नौबती आपोआप वाजू होत्या म्हणून त्यांचे आनकदुंदुबी असेही नाव पडले तेच भगवान श्रीकृष्णांचे वडील वसुदेव इत्यादींच्या पृथा श्रुतदेवा श्रुतकीर्ती श्रुतश्रवा आणि राजाधी अशा पाच बहिणी होत्या वसुदेवांचे वडील सूर्यसेन यांचा कुंतीभोज नावाचा मित्र होता कुंतीभोज निपुत्रिक होता म्हणून शूरसेनाने आपली पृथा नावाची कन्या त्याला दत्तक दिली म्हणून तिचे नाव झाले कुंती कुंतीने दुर्वास ऋषीना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून देवतांना बोलावण्याची विद्या मिळवली एके दिवशी त्या विद्येच्या प्रभावाची परीक्षा घेण्यासाठी तिने पवित्र होऊन सूर्यमंत्राने सूर्याचे आवाहन केले त्याचवेळी सूर्यदेव तिथे आले त्यांना पाहून कुंती सरुदय आश्चर्याने भरून गेले ती म्हणाली भगवन मला क्षमा करा मी परीक्षा घेण्यासाठीच या विद्येचा प्रयोग केला होता आता आपण परत जावे सूर्यदेव म्हणाले देवी माझे दर्शन निष्फळ होऊ शकत नाही म्हणून हे सुंदरी आता माझ्यापासून तुला एक पुत्र होईल पण तुझे कौमार्य नष्ट होणार नाही असे मी करी असे म्हणून तिच्या उदरात गर्भस्थापन करून सूर्यदेव आकाशात निघून गेले त्याचवेळी तिच्यापासून एक सूर्यासारखा तेजस्वी पुत्र उत्पन्न झाला कुंतीने लोकनिंदेच्या भीतीने जड अंतकरणाने त्या बालकाला नदीच्या प्रवाहात सोडली तिचा विवाह तुझे पणजोबा पराक्रमी पांडू यांच्याशी झाला श्रुतदेवेचा विवाह करुष देशाचा राजा वृद्ध शर्मा यांच्याशी झाला तिला दंतवक्र नावाचा मुलगा झाला हाच पूर्वजन्मी सनकादी ऋषींच्या शापामुळे हिरणनाक्ष झाला होता कैकै देशाचा राजा दृष्टकेतू यांनी श्रुतकीर्तीशी विवाह केला तिच्यापासून त्याला संतर्दन इत्यादी पाच कैके राजकुमार झाले राजाची देवीचा विवाह जयसेनाशी झाला त्याला विंद आणि अनुविंद असे दोन पुत्र झाले ते दोघेही अवंतीनगरीचे राजे झाले चेतीराज दमघोष याने श्रुतश्रवेचे पाणीग्रहण केले त्याचा पुत्र होता शिशोपाल याचे वर्णन पूर्वीच केलेले आहे देवभावाची पत्नी कंसा हिच्यापासून त्याला चित्रकेतू आणि बृहद्वल असे दोन पुत्र झाले देवश्रवाची पत्नी कमसवती हिच्यापासून आणि इशुमान नावाचे दोन पुरकाची पत्नी कंका हिच्यापासून शत्रुजी आणि पुरुजी असे दोन पुत्र झाले सृंजयाला पत्नी राष्ट्रपाली पासून वृष दुर्मर्शन इत्यादी अनेक पुत्र झाले शामकाला सुरभीची नावाच्या पत्नीपासून हरीकेश आणि हिरण्याक्ष नावाचे दोन पुत्र झाले भीमकेशी अप्सरेपासून वत्सकाला वृक इत्यादी पुष्कळ पुत्र झाले ब्रुकाला दुर्वाक्षी पासून तक्ष पुष्कर शाल इत्यादी अनेक पुत्र झाले शमिकाला सुदामिनी सुमित्र अर्जुन इत्यादी अनेक पुत्र झाले कंकाला कर्णिकेपासून ऋतुधाम आणि जय असे दोन पुत्र झाले वसुदेवांच्या पौरवी रोहिणी भद्रा मदिरा रोचना इला देवकी इत्यादी पत्न्या होत्या त्यात देवकी मुख्य होती रोहिणीपासून वसुदेवांना बलराम गन सारण दुर्मल विपुल ध्रुव कृत इत्यादी पुत्र झाल होते पौरवीपासून त्यांना भूत सम, सम, सुभद्र भद्रवाह दुर्मल भद्र इत्यादी बारा पुत्र झाल मदिरेपासून नंद उपनंद कृत शूर इत्यादी पुत्र झाले कौसल्यला वंशाचा दिवा असा केशी नावाचा एकच पुत्र झाला होता त्यांना रोचनेपासून हस्त हेमांगल इत्यादी आणि इलेपासून उरुवल्क इत्यादी प्रधान यदू पुत्र झाली परीक्षिता दृतदेवपासून वसुदेवांना विपृष्ट नावाचा एकच पुत्र झाला आणि शांतीदेवपासून श्रम आणि प्रतिश्रुत इत्यादी अनेक पुत्र झाले उपदेवेचे कल्प पुत्र कल्पवर्ष इत्यादी दहा राजे झाले आणि श्री देवेचे वसू हंसहाले हे राजा देव रक्षितेपासून गद इत्यादी नऊ पुले धर्माने जसा आठ वसूंना जन्म दिला तसा वसुदेवाने सहदेवेपासून पुरुविश्रुत इत्यादी आठ पुत्रांना जन्म दिला वसुदेवांना देवकीपासून आठ पुत्र झाले कीर्तिमान सुशेण भद्रसेन रुजू संवर्दन भद्र शेषावतार श्री बलराम आणि आठवा पुत्र म्हणजे स्वतः श्री भगवानच होते तसेच तुझी आजी भाग्यशाली सुभद्रा ही सुद्धा वसुदेवांचीच कन्या होती जगात जेव्हा जेव्हा धर्माचा ध्रास आणि पापाची वृद्धी होते तेव्हा तेव्हा सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी अवतार ग्रहण करतात परीक्षिता भगवान सर्वांचे साक्षी असे आत्माच आहेत त्यांच्या आत्मस्वरुपिणी योग मायेव्यतिरिक्त त्यांच्या माये जन्म आणि कर्माचे दुसरे कोणतेही कारण नाही त्यांच्या मायेचा विलासच जीवांचा जन्म स्थिती आणि मृत्यूला कारण आहे आणि त्यांची कृपाच मायेचा निराश करून आत्मस्वरूप प्राप्त करून देणारी आहे जेव्हा राजांच्या रुपातील असून कित्येक औषधणीय सेना एकत्र करून सगळ्या पृथ्वीला पीडा देण्यास सुरुवात करू लागले तेव्हा पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी भगवान मधुसूदन सह अवतीर्ण झाले आणि त्यांनी मोठमोठ्या देवांना मनाने कल्पना सुद्धा करता येणार नाही अशी कार्य केली त्याचबरोबर कलियुगात जन्म घेणाऱ्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भक्तांचे दुःख शोक आणि अज्ञान नाही सणाऱ्या परमपवित्र यशाचा विस्तार केला त्यांचे यश लोकांना पवित्र करणारे श्रेष्ठ तीर्थ आह संतांच्या कानांचे ते साक्षात अमृतच आह एकदा जरी कानांच्या उंजळीने त्याचे आचमन केले तरी कर्माचा वासना समूळ नष्ट होतात भोज वृष्णी अंधक, मधु शूरसेन दशारह, कुरु सृंजय आणि पांडव नेहमी भगवंतांच्या लीलांची आदरपूर्वक स्तुती करत असत त्यांनी आपल्या सर्वांग सुंदर शरीराने तसेच आपल्या प्रेमळ हास्य मधुर अंथकरण प्रसादपूर्ण वचन आणि पराक्रम पूर्ण लिलांच्या द्वारा सर्व भू लोकाला आनंद विभूर केले होते सुंदर कानातील मकरकृती कुंडलांनी चमकणाऱ्या गालांनी शोभणारे आणि विलासपूर्ण हास्याने आनंदाला उदाहरण आणणारे त्यांचे मुखकमल कितीही पाहून स्त्री पुरुष तृप्त होत नसत ते आनंदित तर होतच परंतु पापण्याच्या लवण्यावरही रागावत मगवान मथुरेमध्ये वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन गोकुळामध्ये गेले तेथील कार्य पूर्ण केले नंतर अनेक शत्रूंचा संहार केला अनेक स्त्रियांबरोबर विवाह करून हजारो पुत्रांना जन्म दिला त्याचबरोबर लोकांमध्ये आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करून देणाऱ्या वेदांची लोकात स्थापना करण्यासाठी अनेक यज्ञ करून स्वतः स्वतःचे पूजन केले त्यांनी कौरव आणि पांडव यांच्यात आपापसात उत्पन्न झालेल्या कलहातून पृथ्वीवरील पुष्कळसा भार हलका करण्यासाठी युद्धाची योजना केली तसेच त्या युद्धामध्ये आपल्या नजरेनेच राजांच्या पुष्कळ सैन्याचा विध्वंस करून पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा डंका वाजवला नंतर उद्धवाला आत्मतवाचा उपदेश करून ते परमधामाला गेले अध्याय चोविसावा समाप्त स्कंद नववा समाप्त हरिओ सत्स